स्कंद पहिला अध्याय अठरावा विधे ही राजाचा शुकाला उपदेश शुक आल्याचे वर्तमान कळताच राजा शुचिरभूत होऊन आपल्या मंत्र्यांसह शुकाजवळ आला त्याची पूजा करून त्याला योग्य आसन दिले आणि एक दुपती गाय त्याला अर्पण केली त्याचा स्वीकार करून शुकाने राजाचे कुशल विचारले आणि शांत मनाने तो आसनावर बसला तेव्हा राजा म्हणाला महाराज आपले का आपले जे सांगा। सर्व विवाह मला मी गुरुवचन मानले नाही विवाह बंधनकारक नसतो हे पुन्हा पुन्हा सांगूनही मला पटले नाही म्हणून संदेह निवारणार्थ त्यांनी मला उपदेश केला आणि मिथिला नगरीत जाण्यास सांगितले येथील राजा यज्ञ ये आणि जीवन मुक्त आहे आणि तो विदेही म्हणून प्रख्यात आहे तो निष्कंटक राज्य करीत आहे असे असूनही तो मायापाशात बद्ध नाही अशा स्थितीत मुलावर जीवन जगणारा तू का भीतोस असे व्यासमुनी म्हणाले तेव्हा त्या राजाला अवलोकन कर म्हणजे मोहनाश होऊन तू विवाह कर अथवा राजाचा सल्ला घे तो तुझ्या संदेहाचे निरसन करील ते ऐकून तू त्वरेने निघून ये अशी व्यासांची आज्ञा आहे म्हणून हे महाराजा मी तुझ्याकडे आलो आहे तेव्हा हे निष्पा मी आता काय करावे ते निवेदन कर, करते यज्ञ याग वेदाध्ययन गुरु शुश्रूषा आणि ज्ञान यापैकी मोक्षांचे कारण कोणते ते मला सां। मोक्ष सांग जनक म्हणाला मोक्षकारण सांगतो तू ऐक उपनयन झाल्यावर गुरुदक्षिणा देऊन समावर्तन करावे आणि सपत्नी खोवून गृहस्थाश्रम स्वीकारावा गृहस्थाश्रमे शुद्ध सत्यवचनी, निष्पाप संतुष्ट आणि निरीच्छ राहून अग्निहोमादी कर्म करून शास्त्रयुक्त साधनाने उपजीविका करावी पुत्रपौत्र प्राप्तीनंतर वादप्रस्थाश्रम स्वीकारावा तपश्चर्या करून षड्रिपूंचा पराजय करावा आत्म करून, शुद्ध वैराग्य करावे, असा धर्मा आहे। आहे, हे वेदवाक्य मला सत्य वाटते हे शुका वेदविहित अठ्ठेचाळीस संस्कार आहेत त्यापैकी गृहस्थाला धर्मवेत्यांनी चाळीस सांगितले आहेत शमदमादी आठ संस्कार मुमुक्षुसाठी असून एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात क्रमाने जावे असे शिष्ट सांगतात वैराग्य उत्पन्न झाले असताना हे मुनिश्रेष्ठा अंतःकरण परिपक्व न होता जर इंद्रियांचा निग्रह झाला नाही तर विकार उत्पन्न होतात यती झाल्यावर जर हे विकार उत्पन्न झाले तो भोजन सुख शय्या पुत्र या विषयीची इच्छा पुरुषाला कशी तृप्त करता येईल वासना नाश होणे अवघड म्हणून क्रमक्रमाने तिचा त्याग केल्याने निजलेला पुरुष जसा खालीच पडतो तसेच संन्यासाश्रमात भ्रष्ट झालेल्याला पुन्हा मार्ग नाही जसे मुंगी मुळापासून शाखेकडे आरोहण करून फल प्राप्त करून घेते तसेच आश्रम क्रमा-क्रमाने स्वीकारल्यास सुखाने मोक्षप्राप्ती होते धोक्याचा विचार न करता पक्षी त्वरेने फलाजवळ जातो पण थकतो मुंगी विश्रांती घेत जाते म्हणून तिला सुखाने फल प्राप्त होते मन प्रबल असल्याने अंतःकरण शुद्धी न झालेल्या पुरुषास जय मिळत नाही म्हणून अनुक्रमे आश्रमाचा अवलंब करावा म्हणजे मन मनाचे संयमन होते ग्रहस्थाश्रमी पुरुषाने शांत सुविचारी जितेंद्रिय राहून लाभ झाला विषाद न मानता मन सारखे ठेवावे विहित कर्म करावे पश्चाताप होईल असे करू नये आत्म लाभाने संतुष्ट असावे म्हणजे पुरुष मुक्त होतो मी राज्यावर असूनही जीवनमुक्त आहे आणि यथे संचार करीत आहे म्हणून हे शुका नाना भोग आणि कार्य करून मी जसा मुक्त होईल तसा तू होत आहेत आत्मा अनुमानाने समजतो तो कधीही अनुभवाला येत नाही म्हणून हे ब्रह्मन निर्विकार आणि निरंजन अशा त्या आत्म्याला बंधकोठून असणार सुख दुःखाचे मन हेच कारण आहे हे मन जाले सर्व बंधमोक्षा कारण न मन, हे मन हे आत्मा सदैव शुद्ध मुक्त है तो बद्ध नहीं मन शांत हवे मन सर्व संसार शांत होते शत्रू मित्र आणि उदासीन हे मनोगत भेदा हे। सा त्याक केला, मंजे भेद आहेत द्वैत बुद्धीचा त्याग केला म्हणजे भेद कुठून संभवणार जीव सर्वदा ब्रेन हे, हे मुने हे ज्ञान ते नाही करते ज्ञान आणि अज्ञान हेच ही अनुक्रमे मोक्षाला आणि बंधाला कारण आहेत उन्हाशिवाय छायाचे सुख समजत नाही तसेच अज्ञानाशिवाय ज्ञान गुण आणि भूते यामुळेच इंद्रिये रममाण होतात त्यात आमचा काय दोष सर्वांचे रक्षण व्हावे म्हणून वेद मर्यादा रक्षन केली पाहिजे नाहीतर बौद्धाप्रमाणे धर्माचा नाश होईल आणि त्या योगे अक्षय चाललेला वर्णाचार नाहीसा होई म्हणून वेद राहावे म्हणजे कल्याण होते शुक राजा हे सर्व ऐकूनही मनात संदेह निर्माण झाला आहे वेदोक्त धर्मात हिंसा संभोते आणि त्यामुळे धर्मनाश होण्याचा संभव आहे मग मुक्ती कशी मिळणार सोमपान पशुवध आणि मंसभक्षण म्हणजे अनाचार आहे सौत्राने यागात प्रत्यक्ष सुराग्रह सांगितला आहे द्यूत क्रीडा आणि व्रते यज्ञामध्ये विहित आहे क्रीडा आणि व्रते हेच विहित कर्म आहे फार वर्षांपूर्वी शशबिंदू नावाचा सत्यप्रिय धर्मनिष्ठ उदार यथाविधी यज्ञयांरक्षण धर्म अधर्माचा नाश करणारा असा राजा होऊन गेला त्यांनी पुष्कळ धर्म करून दक्षिणा देऊन यज्ञ केले त्याच्या धर्माचा विंध्याद्रीप्रमाणे एक पर्वत झाला त्यावर मेघवृष्टी होऊन त्यातून चर्मणवती नावाची शुभनदी निर्माण झाली त्या राजाची पृथ्वीवर अतुलकीर्ती पसरली अखेर त्या राजाला स्वर्गप्राप्ती झाली हे सगळे खरे पण या वेदातील धर्माचे ठिकाणी माझे मन अजून स्थिर होत नाही स्त्री भोगापासून माणसाला सुख मिळते आणि तसे भोग न मिळाल्यास मानव दुःखी होतो मग पुरुष जीवन मुक्त कसा होणार जनक राजा म्हणाला यज्ञात जरी प्रत्यक्ष हिंसा होत असली तरी ती एक प्रकारची अहिंसाच आहे असे धर्म सांगतो अनासक्तीयुक्त संबंध असल्यास हिंसा नाही जसे इंधनाच्या मुळे अग्नि धूर उत्पन्न होतो आणि इंधनाशी संबंध नसेल तर धूर होत नाही त्याचप्रमाणे आसक्त पुरुषांची ती हिंसा आहे पण अनासक्त पुरुषांना ती हिंसा बाधत नाही कारण अनासक्त राहून अहंकार रहित कर्म ते घडलेच नाही असे ते पंडित सांगतात तस्मात यज्ञात होणारा पशुवध आसक्तीपोटी झाला असेल तर ती हिंसाच ठरते अनासक्त आणि निरहंकारी पशुवध ही जितेंद्रिय मनुष्याची अहिंसाच होय असे जनकाने शुकाला समजावून सांगितले अध्याय अठरावा समाप्त